स्कंध सातवा अध्याय अठ्ठावीसावा देवीला दुर्गा आणि शाकंबरी ही नाविका प्राप्त झाली जन्मजय म्हणाला त्या राजर्षीचे परममंगल आख्यान आपण सांगितले तो महात्मा शताक्षी नावाच्या देवीच्या चरणांची एकचित्ताने भक्ती करीत असे त्या देवीच्या उपासकाचे आख्यान तुम्ही निवेदन केले पण ती कल्याणकारी अशी शुभ भगवती देवी शताक्षी कशासाठी प्रकट झाली तिच्या उत्पत्तीचे कारण काय हे आता मला सांगा म्हणजे माझा जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटे भगवती देवीच्या प्रत्येक श्रमनकाली श्रमणकाली अशोक केल्याचे चिरकालीन प्राप्त होते असे असल्याने शुद्ध हंतकरणाचा कोणता पुरुष देवीचे गुणवर्णन ऐकताना तृप्त होईल व्यास म्हणाले हे राजा आता त्या कल्याणी देवी शताक्षीचे आख्यान मी तुला सांगतो ती कशी उत्पन्न झाली हे तू ऐक कारण तू देवी भक्त आहेस तेव्हा तुला न सांगण्यासारखे यात काही नाही तू ते श्रवण कर हे राजा फार प्राचीन कळे दुर्गम नावाचा एक दैत्य होऊन गेला तो हिरणातील रूरू नावाच्या दैत्याचा पुत्र होता तो अत्यंत दुष्ट आणि क्रूर होता तो अत्यंत बलवान होऊन गर्विष्ठ झाला त्याने विचार केला की वेद हेच देवांच्या सामर्थ्याचे कारण आहे तेव्हा त्या वेदांचा नाश केला असता देवांचाही आपोआप नाश होईल यात शंकाच नको तेव्हा सत्वर वेदांचा नाश करावा हे उत्तम असा विचार करून तो दुर्गम नावाचा दैत्य महान तपश्चर्या करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला तेथे तो निराहार राहून फक्त वायू करून राहू लागला त्याने ब्रम्हदेवाची अपार भक्ती केली नित्य ब्रम्हदेवाची उपासना करीत तो राहत होता अशा प्रकारे पूर्ण एक हजार वर्षपर्यंत त्याने ब्रम्हदेवाचे चिंतन करून दारुण तप केले त्याचे उग्र तप अवलोकन करून देव दैत्य सर्व जण भयभीत झाले पण तो तपश्चर्या करीतच राहिला अखेर त्याच्या उग्रतपाने भगवान ब्रम्हदेव प्रसन्न झाले आणि हंसारूढ होऊन ते दुर्गम दैत्यासमोर येऊन उभे राहिले त्याला वर द्यावा असा विचार करून ब्रह्मदेव तेथे स्थिर झाले त्या दैत्याला हे दुर्गमा, खरो खरस तुझे तु फार महान तपस्या केली आहेस तेव्हा मी अत्यंत प्रसन्न होऊन तुझ्याकडे आलो आहे हे दैत्या तुझे जे मनोरथ असतील ते साध्य होण्यासाठी इच्छित वर माग मी तुला वर देऊन तुझी मनोकामना पूर्ण करीन हे दैत्या सत्वर हवे ते मागून घे ब्रेवाच्या मुखातून बाहेर पडलेले हे वरदाई शब्द त्या दैत्याच्या कानावर पडताच आपली नित्य समाधी सोडून तो हर्षभरी थून उठला त्याने अत्यंत नम्रभावाने ब्रम्हदेवाची पाद्यपूजा केली आणि हात जोडून तो वर मागण्यासाठी म्हणाला हे सुरेश्वरा देवादि देवा देवा, आपण प्रसन्न झाला असाल तर मला वर द्या हे देवा मला वेद द्या तिन्ही लोकांत ब्राह्मण आणि देव यांच्या जवळ जे वेदमंत्र आहेत ते अक्षय माझ्या जवळ राहोल तसेच ज्या योगाने मला देवांचाही पराभव करता येईल असे अलोट सामर्थ्य आपण मला द्या त्या दुर्गम नावाच्या दानवाचे भाषण ब्रह्मदेवानी ऐकले आणि आपण देत असलेल्या वराचा पुढे काय विपरीत परिणाम होईल याचा विचार न करता ब्रम्हदेव म्हणाले हे दानवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो असे पटकन बोलून तो चारी वेदांचा साक्षात देव ईश्वर श्रेष्ठ सत्यलोकी स्वस्थानी निघून गेला असे पटकन बोलून तो चारी वेदांचा साक्षात देव ईश्वर श्रेष्ठ सत्यलोकी स्वस्थानी परत गेला इकडे एकाएकी पृथ्वीवरील सर्व ब्राह्मण वेदमंत्र विसरून गेले स्नान संध्या वैश्वदेवासारखे सगळीकडे भयानक असा हाहाकार उडाला अहो आज असे कसे घडले ही दुर्घटना का निर्माण झाली आता वेदांचा आम्हाला विसर कसा पडला येथे आता आम्ही कसे जगावे वेदांचा अशा प्रकारे भूमीवर अत्यंत दारुण अवस्था झाली देवाना हवीरभाव मिळेनासे झाले पण कोणीही यज्ञ करीनात देव खरे म्हणजे जरा रहित होते पण सांप्रत त्यांना जरा प्राप्त होऊन ते अत्यंत क्षीण झाले दुर्बल झाले देवांची ही शोचनीय अवस्था प्राप्त झाली असता त्या दुर्गम दैत्याने स्वर्गाची राजधानी जी अमरावती नगरी त्या नगरीस वेढा घातला त्या महाबलाढ्य आणि वज्रदही राक्षसाबरोबर युद्ध करण्याचे सामर्थ्य देवात राहिले नाही अखेर पूर्ण विचार करून हात दाखवून अवलक्षण नको असे म्हणून देव अमरावती सोडून निघून गेले सर्वदेव देव पर्वतावरील दुर्गम गुहेत जाऊन तसेच सुमेरू पर्वतावरील अवघड ठिकाणी जाऊन कसे बसे वास्तव्य करू लागले तेथे जाऊन त्यांनी देवी शक्ती जी अंबा नावाने प्रसिद्ध आहे तिचे ध्यान करण्यास आरंभ केला सर्व देव शक्तीची उपासना करू लागले इकडे पृथ्वीवर विपरीत अवस्था झाली यज्ञ यागादी सर्व क्रिया बंद पडल्या त्यामुळे अग्नी मध्ये हवन होईनासे झाले कारण सर्वच वेदमंत्र ब्राह्मणातून अचानकपणे निघून गेले होते त्यामुळे वृष्टीचाही अभाव झाला वृष्टी न झाल्याने पर्जन्य अभावी संपूर्ण महीतल कोरडे ठणठणीत आणि निर्जन झाले विहिरी आड तळी नद्या सर्व पाण्यापासून उजाड पडल्या पाण्याचा एक थेंबही कोठे दृष्टीस पडेना अशा प्रकारची ही अनावृष्टी सतत शंभर वर्ष होत राहिली गाई मशी, इत्यादी प्राणी पटापट -पत मरून गेले सर्व पृथ्वीवर लोकांचा संपूर्ण नाश झाला अनर्थ ओढवल्याचे अवलोकन करून काही विचारी आणि शांत स्वभावाचे ब्राह्मण शिवशक्तीची उपासना करावी म्हणून हिमालयावर जाऊन तपस्या करू लागले ते दररोज समाधी ध्यान पूजा करून त्या योगाने आपल्या शक्तीनुसार देवीची सदैव आराधना करू लागले सर्वजण निराहार राहून अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागले देवीच्या सेवेत नित्य तत्पर राहून ते देवीची स्तोत्रे गावू लागले आणि अनन्य भावाने देवीला शरण गेले देवीची समाराधना करण्यासाठी ते म्हणाले हे माहेरी आम्हा पामरजनांवर दया करे आम्ही तुझे महान अपराधी असलो तरी आम्हा मूढ जनांवर इतका कोप करणे हे तुला योग्य नव्हे हे सर्वेश्वरी सर्व प्राण्यांच्या म्हणून तर हे शांभवी तू आता या कोपाचा त्याग करण हे देवी तू प्रेरणा दिल्याशिवाय प्राणी कार्य करीत नाहीत बरे अथवा वाईट ह्या क्रिया तुझ्याच प्रेरणेने प्राणी करीत आहेत हे जगदंबे प्राण्याला शिवाय दुसरी गतीच नाही असे असता तू जर त्यांचा अंत पाहू लागलीस तर त्यांनी कसे बरे राहावे तू त्यांची यापेक्षा आणखी किती परीक्षा पाहणार आहेस हे माहेरी तू इच्छेप्रमाणे वाटेल ते कृत्य करण्यास नेहमीच समर्थ आहेस तुझे सामर्थ्य न जाणणारे जगात कोणी आढळणार नाहीत हे देवी सांप्रत आमच्यावर महाभयंकर संकट ओढवले आहे त्यामुळे आमचे आणि इतर प्राण्यांचे प्राण्यांचेही जीवन असह्य झाले आहे म्हणून हे, हे जगन्माते तूच आमचा या महासंकटातून उद्धार कर हे आंबे उदक हेच तर आमच्या जीवाचे कारण आहे मग उदका वाचून आमची कोण दारुणावस्था होईल हे ईश्वरी आता फार अंत न पाहता तू आमच्यावर प्रसन्न हो हे जगदंबे तू सत्वर संतुष्ट हो हे अनंतकोटी ब्रह्मांड नायिके तुला आम्ही शरण येऊन पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत हे देवी तू निर्विकार स्वरूपिणी आहेस है हे आम्हाला समजले म्हणून हे कल्याणी तुला अनंत साष्टांग असोत। हे देवते तू चैतन्य नावाची ईश्वरी शक्ती आहेस वेदांताचे ज्ञान असेल तर तुझे निर्गुण स्वरूप ज्ञात होते वेद ज्ञानाशिवाय तुझे अविनाशी स्वरूप समजत नाही हे चामुंडे देवी हे भुवनेश्वरी तुला हात जोडून आम्ही करून होऊन नमस्कार करीत आहोत हे महादेवी तुझा दीन पुढे आम्ही तुला सर्व स्थूल आणि सूक्ष्म अशा प्रपंचा निषेध करून जर तुझे ध्यान केले तरच वेद तुझ्याबद्दलचे ज्ञान प्राप्त करून देतात हे सर्व कारणभूत अशा देवी अनन्य भावाने आम्ही तुझ्या पुढे विनम्र झालो हो। आहोत तेव्हा हे देवी आम्हाला सत्वर संकट मुक्त कर अशा रीतीने हिमालयावर जाऊन ब्राह्मणांनी त्या महाशक्तिशाली भोनेश्वरीची आराधना केली ती प्रार्थना ऐकून दयेने युक्त होऊन त्या सर्वांच्या अंतरयामात वास करणाऱ्या पार्वतीने आपले असंख्य नेत्राने युक्त असे दिव्य स्वरूप दाखवून पुण्यकारक दर्शन दिले तिचे सर्वांग नील सुंदर होते नील कमलाप्रमाणे तिचे नेत्र विशाल होते आणि दोन्ही एकमेक चिकटलेले होते ते अत्यंत रेखेव दिसत होते तिच्या एका हातात बाण होते दुसऱ्या हातात तिने कमल धरले होते तिच्या तिसऱ्या हातात विपुल सुंदर फुले होती त्या समवेत पाने मुळे आणि जरा घालवणाऱ्या ती लामण्याने नटलेली असून शोभायमान दिसत होती कोटी कोटी सूर्य एकाच वेळी तळपावेत अशी तिची अंगकांती तेजस्वी होती तिचे स्वरूप म्हणजे एक कारुण्याचा अवतारच होता त्या जगाच्या पालन देवतेने आपले हे असे अतिविषय उदात विश्वरूप दाखवले आणि जलवृष्टी केली ही महावृष्टी नऊ दिवसपर्यंत चालू होती आणि तिच्या नेत्रातून हे जलप्रवाह अखंडपणे वाहत होते सर्व प्राणीमात्रांचे दुःख जणू काय तिच्या नेत्रातून पाझरत होते सर्व लोकाना अत्यंत दुःख स्थितीत अवलोकन करूनही दुःख अनावर लोक आणि सर्व औषधी यांनी तिने तृप्त केले होते त्या जलवर्षावामुळे पृथ्वीवर सर्व नद्या विशाल नदी दुथडी भरून वाहू लागले त्यामुळे सर्व सृष्टीला चैतन्य प्राप्त झाले ते अवलोकन करून पर्वतांच्या गुहात आणि इतरत्र दडून वास्तव्य करून राहिलेले देवही बाहेर आले त्यानंतर देवांनी त्या ब्राह्मणांसह त्या, त्या नारायण देवीची एकत्र जमून मनापासून प्रार्थना करण्याकरता ते म्हणाले हे ब्रह्मस्वरूपिणी देवी तुला आमचा नमस्कार असो हे सर्व जग तूच आपल्या मायेने उत्पन्न करून आम्हावर कृपा केली आहेस तुला आम्ही अखंड नमस्कार करतो हे देवी तू भक्तांना कल्पद आहेस आणि त्यांना इष्ट अशी वस्तू तू सत्वर हे भुवने बरोबरीने त्रिभुवनात खरोखरीच उपमान आहे म्हणून हे देवी आम्ही तुलाच वंदन करतो आमच्या सुख शांतीसाठी तू आज हजारो नेत्र धारण केले आहेस म्हणून आम्ही तुला शताक्षी या नावाने हाक मारित आहोत तुझे नाव शताक्षी होवो हे माते क्षुधेने हो। तुझी स्तुती करण्याचे सामर्थ्य नाही हे माहेश्वरी हे आंबे आता तूच आमच्यावर कृपा कर आणि परमदयाळू होऊन तू आमचे गेलेले वेद आम्हाला परत आणून दे आणि दुष्टांचा नाश कर देवांनी आणि ब्राह्मणांनी अशा प्रकारे देवीची स्तुती केल्यावर त्या उदार अंतकरणाच्या देवीने दयाळू होऊन आपल्या हातातील विपुल भाज्या अनेक फळे पुष्ट मुळे त्या क्षुधार्थांना भक्ष दिली तसेच नाना प्रकारची तृणे निर्माण करून त्या दयाळू देवीने भक्षणासाठी पशूंना आणि इतर प्राण्यांना उपलब्ध करून दिली ती सर्व फळे मुळे तृणे अनेक इष्ट इष्टरसानी परिपूर्ण होती आणि नवीन अन्न उत्पन्न होईपर्यंत पुरती इतकी विपुल होती म्हणून त्या देवीला शाकंभरी असे नाव प्राप्त झाले त्या नवजीवन प्राप्तीमुळे सर्व लोक आनंदित झाले आणि सर्वांनी त्या देवतेच्या नावाचा जयघोष केला त्या जय सर्व पृथ्वी नादमय होऊन गेली दुर्गम दैत्याच्या दूतानी व भयंकर ध्वनी ऐकताच ते निघाला त्याने आपले सैन्य अद्भुत शस्त्राने संपन्न केले होते अशा प्रकारचे ते महाबली सशस्त्र सैन्य घेऊन तो आला त्याचे सैन्य हजार औषधी होते तेथे येऊन त्याने वेगाने बाणांचा वर्षाव सुरू केला त्याचवेळी शस्त्रे घेऊन युद्धाच्या उद्देशाने सज्ज झाले आणि दानव सैन्यासमोर प्राप्त झाले तेव्हा आपल्या समोर उभे राहिलेले देव सैन्य पाहून दुर्गमाने त्या सैन्याला संपूर्ण वेढा दिला तसेच सर्व ब्राह्मणांनाही दुर्गमाच्या सैन्याने वेढून टाकले अशा प्रकारे बंदिस्त झाल्यामुळे देव सैन्यात एकच गडबड उडून गेली धावपळ सुरू झाली सुटकेचा मार्ग मिळतो का हे देव शोधू लागले अखेर निराधार झाल्याप्रमाणे होऊन सर्व देव आणि ब्राह्मण भयाने व्याकुळ झाले आणि देवीला शरण गेले ते म्हणाले हे देवी हे कल्याणी आता आमचे रक्षण कर देवीने ती देव ब्राह्मणांची करुणवाणी ऐकून त्या भक्तांचे रक्षण व्हावे म्हणून देव आणि ब्राह्मण यांच्या भोवती एक तेजस्वी चक्र निर्माण केले आणि ती स्वतः त्या चक्राच्या बाहेर स्थिर राहिली देव आणि ब्राह्मण यांचे रक्षण होऊन तो बलाढ्य दुर्गम दैत्य आणि ती कल्याणी देवी यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले त्यावेळी दोन्हीकडून प्रचंड शरवर्षाव झाला त्या शरवर्षावाने सर्व नभोमंडळ आच्छादून गेले जणू काय अंधारच पडला आहे असे वाटू लागले पण उभयतांकडील बाण एकमेकांवर आदळून त्यातून निर्माण होणाऱ्या अग्नीमुळे तेथे प्रकाश पडला होता आणि युद्ध सर्व युद्धभूमी दिसून येत होती त्या भयानक झाल्या होत्या स्वर सर्वत्र घुमत होता त्या भयंकर कठोर ध्वनीमुळे दिशा बधीर झाल्या होत्या अशा प्रकारे युद्ध बराच काळ चालू होते शेवटी त्या देवीच्या शरीरापासून अकल्पकितपणे अनेक दिव्य आणि तेजस्वी अशा तीव्र शक्ती बाहेर पडल्या तालिका तारिणी बाला त्रिपुरा भैरवी रमा बगला मातंगी त्रिपुर सुंदरी कामाक्षी देवी तुलजा जंभिनी, मोहिनी छिन्नमस्ता अशा या नावाने त्या प्रसिद्ध शक्ती बाहेर पडल्या त्या शक्तींबरोबर दहा बाहू असलेली गुह्यकाली शक्ती तसेच दुसऱ्या बत्तीस शक्ती अवतीर्ण झाल्या त्यानंतर आणखी चौसष्ट शक्ती तिच्या शरीरापासून निर्माण झाल्या अशा या सर्व शक्ती उत्पन्न होताच त्या नाना प्रकारची रणवाद्य वाजवू लागल्या मृदुंग शंख वीणा या वाद्यांच्या नादाने ते संपूर्ण रणांगण दुमदुमून गेले त्या शक्तींनी त्या दैत्य सैन्याशी युद्ध करून दुर्गमाचे शंभर औक्षयणी सैन्य सत्वर मारून टाकले त्यानंतर हा प्रकार पाहून क्रुद्ध झालेला तो सेनानी दुर्गम पुढे आला त्याने त्या सर्व शक्तींबरोबर दहा दिवस युद्ध केले ज्या भूमीवर युद्ध चालू होते तेथे एक रक्तवाहिनी नदी उत्पन्न झाली दुर्गमाचा हजार औषधी सैन्याचा त्या शक्तीने दहा दिवसात नाश केला नंतर अकरावा दिवस उगवला तो फारच भयंकर होता दुर्गमाने लाल वस्त्रे नेसली सर्वांगाला लाल गंधाची उटी लावली आणि अत्यंत उत्साहाने तो रथारुढ झाला त्या महा बलाढ्य दुर्गम दैत्याने त्या सर्व शक्तींना आणि तो महादेवी समोर आला त्याने आपला रथ देवीजवळ नेला तो दुर्गम दैत्य आणि ती कल्याणी देवी यांच्यात अत्यंत भयंकर आणि मनस्ताप करणारे दारुण युद्ध झाले दोन प्रहरपर्यंत हे युद्ध वेगाने चालू होते अखेर शेवटी त्या सर्व देवीने अत्यंत तीक्ष्ण असे पंधरा बाण सोडले देवीने सोडलेले त्या बाणांपैकी चार बाणांनी दुर्गम एका एकाने ध्वज फाडला पाच बाण त्याच्या हृदयात घुसले अशा प्रकारे त्या जगदंबेने त्या क्रूर दैत्याचा वध केला तो दैत्य रक्त ओकून त्या जगज्जीवीनी देवी पुढे मृत्यू पावला तो दैत्य मृत्यू पावल्यावर त्याचे तेज त्या महादेवीच्या स्वरूपात विलीन झाले अशा रीतीने त्या महाबलाढ्य दुर्गम नावाच्या दैत्याचा वध झाल्यावर सर्व त्रिभुवनात शांतता निर्माण झाली सर्वजण महान संकटातून मुक्त झाले त्यामुळे ब्रह्मदेवासह सर्व त्रिभुवनात शांतता निर्माण झाली सर्वजण सर्व देव त्या जगदंबेची स्तुती करू लागले सर्व देवांनी विष्णू आणि शंकर यांना पुढे केले आणि मोठ्या भक्तिभावाने तिच्या पुढे नम्र होऊन सदगदित केली देव म्हणाले हे परमेश्वरी देवी तूच या जगभ्रमरूप विश्वाचे प्रमुख कारण आहेस यात संशय नाही हे शाखंभरी हे शिवे हे शतलोचने तुला सदैव नमस्कार असो सर्व उपनिषदांमध्ये तुझेच वर्णन केले आहे तूच दुर्गमासुराचा नाश केल्याने आम्हाला सुख प्राप्त करून दिले आहेस हे माहेूच अन्नमयादीस हे शिवे महान मुनेश्वर निर्विकल्प अंतकरणाने तुझेच नित्यदान करीत असतात तुझे रूप म्हणजे प्रणवाचा अर्थच आहे हे भुवनेश्वरी आम्ही सर्वजण तुझेच उपासना करीत असतो हे देवी तूच अनंत कोटी ब्रह्मांडांना उत्पन्न करतेस तुझी आकृती अत्यंत तेजोमय आणि दिव्य आहे तूच ब्रह्मदेव आणि विष्णू इत्यादी देवांची जननी आहेस म्हणून सर्व भक्तिभावांनी आम्ही तुझ्या पुढे अत्यंत नम्र होत असतो अहो या देने परिपूर्ण असलेल्या परमेश्वरी शताक्षी माते वाचून दुसरे कोण बरे सर्वेश्वर आमचे रक्षण करण्यास समर्थ आहे अशा प्रकारे ब्रम्हदेव विष्णू महेश्वर वगैरे प्रसन्न होऊन तिने गेलेले वेद परत आणले आणि ब्राह्मणांच्या स्वाधीन केले त्यानंतर कोकिल रवासाप्रमाणे सुमधुर भाषण करणारी ती देवी ब्राह्मणांना उद्देशून गंभीर आवाजाने म्हणाली ब्राह्मणानो ही माझी उत्कृष्ट अशी वेदरूप तनुच मी तुमच्या स्वाधीन करीत आहे तिचे तुम्ही निष्ठेने पालन करा कारण ही माझी तनु जर सुरक्षित नसेल तर केवढा प्रचंड अनर्थ निर्माण होतो हे तर तुम्ही आता प्रत्यक्ष अनुभवले आहे तुम्हाला मी सर्वदा पूज्य आणि सेव्य अशीच आहे म्हणून तुमच्या कल्याणासाठी मी दुसरे काही सांगत नाही माझे हे सर्वोत्तम महात्म्य सर्व काल मी करणार संतुष्ट होऊन त्याच्या सत्वर नाश करीन दुर्गम नावाच्या दैत्याला मी युद्धात ठार मारल्यामुळे माझे नाव दुर्गा आणि शताक्षी असे पडले आहे माझी ही नावे जो उच्चारतो तो, तो मायेचा भेद करून परमेश्वर रूप परंपदाला जाऊन पोहचतो हे देवानो आता विनाकारण जास्त बोलून काय उपयोग आहे मी खरे जे सार आहे तेच सांगते या सर्व वेदांचे सार ते मीच आहे सुरासुर आणि मानव यांनी नित्य माझी सेवा करावी देवीचे असे महात्म्य सांगून व्यासपुढे म्हणाले हे राजा याप्रमाणे देवांना वेदांचे सार कथन करून सर्वांना अत्यंत संतुष्ट करणारी ती सचितानंद रुपिणी देवी त्या सर्व देवांसमक्ष अंतर्धान पावली हे जन्मेजया सर्वा श्रेष्ठ असलेले हे रहस्य सांप्रत मी तुला सांगितले आहे हे सर्वदा कल्याणकारक असून तू ते गुप्त ठेव जो कोणी हा अध्याय भक्तियुक्त अंतकरणाने श्रवण करेल। त्याच्या सर्व मनोकामना परिपूर्ण होऊन सुर लोकांमध्येही त्याला मानाचे स्थान प्राप्त होईल अध्याय अठ्ठावीसावा समाप्त